पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्यापाटील प्रकरण बारावे वळून पाहताना सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावांच्या पर्जन्याने बहरून टाकू सारे मानव जीवन हे विकसूया भय सारे सोडून या इतरा जगाऊ स्वत जगूया सावित्रीबाईंच्या कल्पनेतील हे सुंदर जीवन माणूस वास्तवात जगायला लागला तर खऱ्या अर्थाने जग सुंदर होईल अनेकांना असे सुंदर जीवन बालपणात उपभोगण्यास मिळते मानुस जन्मापासून मृत्यूपर्यंत विविध अवस्थांमधून जात असतो या सर्व अवस्थांमध्ये तो सर्वात जास्त सुख आनंदाचे क्षण बालपणात उपभोगत असतो बालपणातील अनेक गोष्टी माणसाचे जीवन सक्षम करत असतात मानसशास्त्री दृष्टिकोनातून असे म्हटले जाते की वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मूल खिडेगावात वाढले पाहिजे कारण गावातील विविध अनुभवांचा त्याला त्याच्या भविष्यकाळात उपयोग होतो वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने मोठी झालेली माणसे आपण पाहिली तर आपल्या लक्षात येते या माणसांचे बालपण खेडे गावात गेले आहे बालपणात त्यांनी केलेले धाडस साहस हीच खऱ्या अर्थाने ते भविष्यकाळात काहीतरी करणार याची नांदी असते बालपणातील आई वडील आजी आजोबा यांचे संस्कार आणि मुलाने दाखवलेले धाडस यांचा संगम मुलाचे आयुष्य घडवत जातो संयुक्त महाराष्ट्राच्या जवळत ज्यांचा स्नेहाचा वाटा होता त प्र अत्र यांच बालपण असोड्या करण्यात मौज गेले, गहान मुलांचा मोठी माणसे कसा फायदा घेतात आणि त्याला लहान मुले कशी उत्तरे देतात याचा मजदार किस्सा प्र कत्रिनी सांगितलं आह खईन रंगात आला की मोठी माणसे हाक मारून कामाला लावतात आणि खेळाचा बरंग करून टाकतात प्र कत्रेंची आजोबा असेच होते एके दिवशी प्रल्हादचा खेळ रंगात आला होता एवढ्यात आजोबांनी हाक मारली पाय आपटतच छोटा प्रल्हाद आजोबांच्या जवळ आला आजोबांनी त्याला दुकानातून बिडीचे बंडल आणण्यास सांगितले दररोजची ही कटकट कुठेतरी थांबली पाहिजे म्हणून छोट्या प्रल्हादच्या डोक्यात चक्रे फिरू लागली तो दुकानात गेला बिडीचे बंडल घेतले येताना ते बंडल फोडून त्यातील एक बिडी काढून त्यात एक छोटा फटाका घातला त्याची वाद थोडीशी वर काढून ठेवली ते बिडीचे बंडल त्याने आजोबांच्या हातात दिले आजोबांनी वरच्यावर आलेली बीडी हातात घेतली आणि पेटवली क्षणात फट असा आवाज झाला पुढे काय झाले असेल ते सांगण्याची गरज नाही पण यास प्रकारे अत्रे यांनी मोठेपणी महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्यांना आणि साहित्याच्या क्षेत्रात पोकळ बडा मारणाऱ्यांना अक्षरशः सळोकी पळो करून सोडले आईच्या संस्काराने प्रसंगी कठोरपणाने संस्कारक्षम बनलेल्या साने गुरुजींचा पायाच विविध प्रसंगांनी घातला गेला बालपणाला प्रत्येकजण हट्टी असतोच तसा छोटा श्यामही होता एकदा आंघोळीच्या वेळी आईने पदराने आपले तळवे पुसावेत असा असतो हट्ट धरून बसला आई म्हणाली शाम, पायाला घान लागो नये म्हणून जसा जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जपत जा त्यावर श्याम म्हणाला आपल्या मनाला, मनाला लागलेली घाण कशी व धुवायची आई म्हणाली आपल्या अश्रूंनी बालपणातील आईचे ते शब्द साने गुरुजींनी आयुष्यभर जपले एवढेच नव्हे तर आपले वाङ्मयही लहान मुलांसाठी अर्पण केले बालपण म्हणजे कुतुहल भरलेले जग असते जे जे दिसते ते ते आपल्याला मिळावे असे वाटते कधी चित्रपट पाहिल्यावर त्यातील अनेक गुंडांना लोळवणारा ना नायक व्हावे वाटते कधी बँडमध्ये पिपाणी वाजवणारा व्हावे वाटते पूर्वी रेडिओ टेप बद्दल खूप आकर्षण होते गावात एखाद्या श्रीमंताकडे असा रेडिओ टेप असे त्यामुळे शर्टला कॉलर नसली तरी तो ताट असे अशा माणसाच्या घरी जाऊन प्रसंगी त्याच्या शिव्या खाऊन त्याने सांगितलेले प्रत्येक काम ऐकून कधी त्याचे पाय चेपून देऊन आम्ही त्या रेडिओवरची गाणी ऐकत होतो पहाटे पहाटे देवळावरच्या रेडिओवरील गाण्याने जाग येई तेव्हा बालमनाला प्रश्न पडायचा रेडिओतील ही माणसे कधी उठत असतील इतकी सुंदर कशी गात असतील यासारख्या अनेक प्रश्नांनी त्यावेळी मनात काहूर माजत असे बालपणात आईवडील आपल्याला कोठून सारा आणून भरवीत असतील असा प्रश्न न पडता आकाशातून एका रांगेत इकडून तिकडे उडणारे पक्षी कोठून येत असतील असा प्रश्न पडायचा जगातील हेवेदावे मोह माया लोभ मत्सर यापासून दूर असणाऱ्या बालमनाला शाळा असू नये असे वाटायचे आणि जर असेलच तर त्यात नेहमी खेळण्याचे तासच असावेत असे वाटायचे जे शिक्षक आपले जीवन समृद्ध करण्यासाठी अखंड धडपडतात कधी कठोर शिक्षाही करतात अशावेळी वास्तवात त्यांना आपण काहीही करू शकत नाही याची खंत वाटायची तेव्हा रात्री झोपल्यावर बाल बालमणाला विविध स्वप्ने पडायची या स्वप्नात गृहपाठ केला नाही म्हणून शाळेच्या बाई आपल्याला खूप मार दिला आहे म्हणून चौघे मित्र स्वप्नातच एक येतात देवाच्या यात्रेत थोडे थोडे पैसे काढून नारळ घेतात आणि उद्या बाई मरुदे म्हणून देवाला नारळ फोडतात मग या चौघातलाच कोणीतरी फितर होतो बाईच्या कानावर बातमी जाते दुसऱ्या दिवशी अनेक नारळ सर्वांगावर उठतात सकाळ होते स्वप्न भंग पाहते शाळेत जाताना बाई समोरून येतात आपोआपच आमचे हात त्यांच्या जरणाजवळ जातात बाई भरभरून आशीर्वाद देतात डोळ्यातले पाणी गालावरून तोंडात येते यावेळी ते पाणी गोड लागते असे निर्मळ नितळ बालपण कशातच तोलता येणार नाही विकत घेता येणार नाही विविध मार्गांनी अनेकांनी प्रचंड पैसा कमावला असेल समाजामध्ये चांगले काम करून नाव कमावले असेल पण तरीही आयुष्याच्या संध्याकाळी एकांतात बसल्यावर बालपणीचा काळ आठवल्यावर या सर्वांवर पाणी पडते कारण बालपणात पैसा नाव नसूनही बालपणाची जादू काही आवरच असते जीवनात कुठलीच अवस्था आपल्याला आठवणार नाही पण पन बालपणातील अनेक गोष्टी अखेरपणे आपल्या डोक्यात ताज्या असतात बालपण सरते आणि त्याबरोबर आपले स्वच्छंदी जीवनही संपते तेव्हा कवी विनंदा करंदीकर म्हणतात गाडी आली की निघावं लागतं नेईल तिकडे जावं लागतं थांबेल तिथं था उतरावं लागतं सगळं ज्याच्या त्याच्या तिकिटावर आहे